तिसावा अध्याय रसविचार विजय आणि प्रजनाथाने एके दिवशी भगवत प्रसाद घेतल्यावर श्री हरिदास ठाकूरांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते श्री गोपीनाथ टोटा टोटामध्ये श्री गोपीनाथांचे दर्शन घेऊन श्री राधाकांत मठात उपस्थित झाले आणि श्री गुरु गोस्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम करून बसले श्री ध्यानचंद्र गोस्वामींसोबत त्यांच्या नाना प्रकारच्या गप्पा होऊ लागल्या त्याच दरम्यान श्री गुरु गोस्वामी प्रसाद सेवा करून आपल्या गादीवर येऊन विराजमान झाले ब्रजनाथाने मोठ्या नम्रतेने वत्सल भक्ती रसासंबंधी विचारिले विचारले श्री गुरु गोस्वामी उत्तरादाखल सांगू लागले वत्सल वासल्य रसात श्रीकृष्ण विषयावलंबण अवलंबण आहेत आणि त्यांचे गुरुजन आश्रय अवलंबण आहेत कृष्ण सुंदर श्यामांग सुर सर्व सुलक्षणांनी युक्त मृदु मधुरभाषी सरल लज्जावान, विनयी गुरुजनाचा मान ठेवणारे आणि दाता आहेत व्रजेश्वरी यशोदा व्रजेश्वर नंद महाराज रोहिणी पूजनिया गोपी देवकी कुंती वसुदेव सांदीपणी आदी गुरुजनांमध्ये नंद आणि यशोदा सर्व आहेत या रसात कोमार आदी वय रूप वेष शैशव चापल्य जल्पणा हास्य आणि लीला आदी उद्यपणे उद्दीपणे आहेत ब्रजनाथ या रसाच्या अनुभवांविषयी सांगावे गोस्वामी माथ्याचा वास घेणे हातांनी अंगाचे मार्जन करणे आशीर्वाद आज्ञा देणे लालनपालन करणे हितोपदेश देणे हे सर्व अनुभव आहेत चुंबण आलिंगण नाव घेऊन बोलावणे उपयुक्त वेळी ओरडणे धाक दाखविणे या सर्व या रसाच्या साधारण गोष्टी आहेत ब्रजनाथ या रसात कोणकोणते सात्विक विकार उत्पन्न होतात गोस्वामी अश्रू कंप स्वेद स्तंभ आदी आठ आणि स्तनातून दुधाच्या धारा वाहाणे असे एकूण नऊ सात्विक विकार या रसात होतात ब्रजनाथ व्याभिचारी भावांसही सांगण्याची कृपा करावी गोस्वामी वत्सल रसात आणि प्रीतीरसात सांगितले गेलेले समस्त व्याभिचारी भाव तथा अपस्मार प्रकाशित करतात ब्रजनात या रसाचा रसात स्थायी स्वभाव कसा असतो गोस्वामी अनुकंपा कारीच्या अनुकंपेच्या पात्राप्रती जी संभ्रमशून्य रती असते तीच यात स्थायी भाव आहे यशोदा आदींची वात्सल्यरती स्वभावत प्रौढा आहे प्रेम स्नेह आणि रागापर्यंत या रसाचा स्थायी भावाची गति होते बलदेवाचा भाव प्रीती आणि वास्तल्य मिश्रित आहे युधिष्ठराचा भाव वात्सल्य प्रीती आणि सख्यतेचे संमिश्रण आहे उग्रसेनाची प्रीती वास्तल्य आणि सख्यरस मिश्रित आहे नकुल सहदेव आणि नारद आदींचे भाव सख्य आणि दासरस मिश्रित आहेत रुद्र गरुड आणि उद्धव आदींचे भाव दास्य आणि सख्यरस मिश्रित आहेत समजलो कृपा करून चरमरस स्वरूप मधुर रसाची व्याख्या करावी ज्यास ऐकून आम्ही धन्य होऊ गोस्वामी मधुर भक्तीरसास मुख्य भक्तीरस म्हटलेले आहे जडरसा मिश्रि जडरसाश्रीत जीवाची बुद्धी ईश्वर परायण झाल्यावर निवृत्ती धर्मास प्राप्त होते पुन जोपर्यंत चितरसाचा अधिकार होत नाही तोपर्यंत त्याची प्रवृत्ती मधुर रसामध्ये संभव नसते अशा लोकांची या रसामध्ये उपयोगिता नसते मधुर रस स्वभावतच दुरूह समजायला कठीण दुर आहे याचे अधिकारी अत्यंत दुर्लभ आहेत म्हणूनच हा रस अत्यंत गोपनीय आहे म्हणूनच मधुर रस स्वभावत विसृत झाल्यावरही येथे याचे संक्षिप्त स्वरूपातच वर्णन करीन ब्रजनाथ प्रभू मी सुबलचा अनुगत आहे मला मधुरस श्रवणाचा किती अधिकार आहे त्याचा विचार करून मला या विषयासंबंधी श्रवण करवावे गोस्वामी प्रियनम्रसखांचा शृंगारसात काही सीमेपर्यंत अधिकार आहे येथे मी तुझ्या अधिकारास लक्षात ठेवून तुझ्या उपयोगीच गोष्ट सांगे, सांगेन गोष्टी सांगेन तुझा तुझ्याकरिता अनुपयोगी गोष्टी सांगणार नाही ब्रजनात या रसाचे आलंबन कोण कोण आहेत गोस्वामी श्रीकृष्ण या रसात विषय आलंबन आहेत ते असमानो असमानोर्ध ज्यांच्या समान अथवा ज्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कुणीही नाही दुसुंदर नागरलीला रसिकतेचे परमाश्रय आहेत ब्रजगोपिका या रसांच्या आश्रय अलंबण आहेत समस्त प्रियसीमध्ये श्रीमती राधाच श्रेष्ठ आहे मुरलीध्वनी या रसाचे उद्दीपन आहे नेत्राच्या कटाक्षांनी पाहणे आणि हसणे हे या रसाचे अनुभव आहेत समस्त सात्विक भाव या रसात पूर्णपणे पूर्ण परिपूर्ण प्रकाशित होत असतात आलस्य आणि उग्रतेस सोडून समस्त व्याभिचारी रस समूह या रसामध्ये लक्षित होतात ब्रजनाथ या रसाचा स्थायी भाव कस कसा आहे गोस्वामी मधुरती आत्मोचित विभाव आदीद्वारे पुष्ट होऊन मधुरभक्ती रस होतो ही राधामाधवाची रती कुठल्याही प्रकारे स्वजातीय अथवा विजातीय भावांद्वारे विछेदशेस प्राप्त होत नाही ब्रजनाथ मधुर रस किती प्रकारचे असतात गोस्वामी विप्रलंब आणि संभोग भेदाणे मधुरस दोन प्रकारचे असतात ब्रजनाथ विप्रलंभ कशास म्हणतात गोस्वामी पूर्वराग मान आणि प्रवास आदी भेदाणे विप्रलंभ अनेक प्रकारचे असतात ब्रजनाथ पूर्वराग कशास म्हणतात गोस्वामी मिलनापूर्वी जो भाव असतो त्यास पूर्वराग म्हणतात ब्रजनाथ मान आणि प्रवास कसे असतात गोस्वामी मान तर स्पष्ट आहे प्रवासाचा अर्थ आहे ताटातूट अथवा विरह ब्रजनाथ संभोग कशास म्हणतात गोस्वामी मिलन झाल्यावर आणि जास्त सांगत नाही मधुर रसाचे अधिकारी साधक या विषयाचे रहस्य श्री उज्वलनिलमणी ग्रंथाचे अनुशीलन करून जाणून घेतील ब्रजनाथ गौण भक्ती रसांच्या स्थिती संबंधी काही सांगण्याची कृपा करावी गोस्वामी गौण रस सात आहेत हास्य अद्भूत वीर करुण रौद्र भयानक आणि प्रबल होऊन मुख्य रसाचे स्थान स्वयं ग्रहण करतात तेव्हा ते, ते वेगवेगळ्या रसाच्या रूपात लक्षित होतात जेव्हा हे स्वाधीन रसाच्या रूपात कार्य करतात तेव्हा ते, भा ते स्थायी भाव होऊन स्वतःकरिता उचित विभाव आदींद्वारे पुष्ट होऊन रस होतात वास्तविक शांत दास्य सख्य वासल्य आणि मधुर हे पाचही रस आहेत हास्य आदी सात गौण रस साधारणत व्याभिचारी भावांच्या अंतर्भूत होतात ब्रजनाथ मी अलंकार रस विचाराचे जे अध्ययन केले आहे त्यामुळे हास्य आदी संबंधी पूर्णपणे परिचित आहे आता हे सांगावे की मुख्य रसांसोबत यांचा काय संबंध आहे गोस्वामी आता मी शांत आदी रसांची परस्पर मित्रता आणि शत्रुते संबंधी सांगतो आहे दास्य भिभस्त धर्मवीर आणि अद्भुत रस हे शांतरसाचे मित्र आहेत पुनः अद्भुत रस दास्य सख्य वासल्य आणि मधुर रसांचे मित्र आहेत शांतरसाचे शत्रू आहेत मधुर युद्धवीर रौद्र आणि भयानक रस समूह भिभस्त भिबस्त शांत धर्मवीर आणि दाणवीर रस हे दास्य रसाचे मित्र आहेत त्याचे शत्रू आहेत मधुर युद्धवीर आणि रौद्ररस सख्याचे मित्र मधुर हास्य आणि युद्धवीर आहेत तथा शत्रू आहेत वात्सल्य भिबिस्त रौद्र आणि भयानक रस हास्य करुण आणि भयानक हे वासल्याचे मित्र आहेत तथा मधुर युद्धवीर दास्य आणि रौद्र रस याचे शत्रू आहेत हास्य आणि सख्य रस मधुर रसाचे मित्र आहेत वासल्य बिभिस्त शांत रौद्र आणि भयानक त्याचे शत्रू आहेत बिभस्त मधुर आणि वात्सल्य रस हे हास्यरसाचे मित्र आहेत करुण आणि भयानक त्याचे शत्रू आहेत वीर शांत दास्य सख्य वात्सल्य आणि मधुर हे अद्भुताचे मित्र आहेत तथा हास्य सख्य दास्य रौद्र आणि शत्रू आहेत वीररसाचे मित्र अद्भुतर आहेत तथा शत्रू आहेत भयानक रस कुणाकुणाच्या मते शांत ही वीररसाचा शत्रू आहे रौद्र आणि वासल्य हे करुणसाचे मित्र आहेत तथा वीर हास्यरस संभोग नामक शृंगार रस आणि अद्भुतरस हे करुणसाचे शत्रू आहेत करुणस आणि वीररस हे रौद्ररसाचे मित्र आहेत तथा हास्य शृंगार आणि भयानक रस या त्याचे शत्रू आहेत भिभस्त आणि करुणरस हे भयानक रसाचे मित्र आहेत आणि वीर शृंगार हास्य आणि रौद्ररस हे भयानकाचे शत्रू आहेत शांतरस हास्यरस आणि दास्यरस हे बिविस्ताचे शत्रू मित्र आहेत तथा शृंगार आणि सख्यरस त्याचे शत्रू आहेत आणि बाकी सर्व परस्पर तटस्थ आहेत ब्रजनात परस्पर मिलनाचे फळ वर्णन करावे गोस्वामी मित्ररसांच्या एकत्रितीकरणामुळे एकत्रीकरणामुळे रसास्वादन आणखीनच वाढते अंग आणि अंगीच्या रुपात रसांचे मिळणे चांगले असते मुख्य असो अथवा गवण असो मित्ररसाचे अंगी रसाचा मित्ररसाचे अंगी रसाचा मित्र बनणे उचित आहे ब्रजनाथ अंग आणि अंगीचा भेद सांगण्याची कृपा करावी गोस्वामी मुख्य आणि गवण कुठलाही रस असो किंवा नसो जेव्हा तो रसास दाबून स्वयं प्रधान रूपात प्रकाशित होतो तेव्हा तो अंगी असतो आणि जो रस अंगीरसाची पुष्टी करतो तो अंगाच्या रूपात संचारी भावाने संचारी भावाचे स्थानग्रहण करतो विष्णू धर्मोत्तरात म्हटले गेले आहे रसानाम समवेताना यूप भेद्वू समन्यत्व समंतव्यो रस स्थायी शेष संचारिणत अर्थात रसांच्या एकत्रित येण्याने स्वरूप अधिक असते त्या स्थाई रस, रस आणि दुसऱ्या दुसऱ्या रसा संचारी भाव समजायला हवे ब्रजनात गौण रस कशा प्रकारे अंगी होऊ शकतो गोस्वामी श्री रूप गोस्वामींनी म्हटले आहे प्रज्ञी वी भाव उत्कर्षात पुष्टी मुख्येण कुशता निजनाथेन गौण त्वम शृणुते मुख्यस्तवं गवसाद्य पुषण निंद्र निंद्र मुपेंद्र वत गौणमेवाग्नी नम् कृत निगूढ निजवैव अनादिवासनोदभास वासितसी बातेव वा नतूलीन स्यादेशसारि गौवता अंगीमुख्य स्वातत्र गेभावे स्तैरेवर्धयण सजातीयेरविजाय स्वतंत्र सण विराजते जस मुख्यस यो भक्तो भे निजाश्रय अंगी सव त स्यामुख्योप्यनो गत, गताम व्रजेत अर्थात, कधी कधी गौणरस सुधा भाव। गवणभाव प्राप्त करीत आपले प्र, प्रभू मुख्यरसां मुख्यरसाद्वारे पुष्ट होऊन आणि विभावाच्या अधिकतेने उदित होऊन अंगत्वास प्राप्त होतो त्यावेळी मुख्यरस अंगत्वास प्राप्त होऊन आपल्या वैभवास लपवून अंगीभाव प्राप्त गवणरसास पुष्ट करतो त्याचप्रकारे ज्या प्रकारे उपेंद्र अर्थात भगवान वामनदेव देवण संचारी भावाप्रमाणे लीन होत नाही अर्थात ज्या प्रकारे गौण रस व्याभिचारिता प्राप्त मुख्यरसात लीन होऊन जातात त्याचप्रकारे मुख्य रस लीण होत नाही परंतु प्रकाशित राहतो मुख्य अंगीरस अंगस्वरूप, अंगस्वरूपीद्वारे स्वतः स्पुष्ट करून स्वतंत्र रूपात प्रकाशित होतात जे ज्या मुख्य रसाचे रसिक असतात ते आपले त्याच रसाचेच नित्य आश्रित असतात तोच रस त्यांच्या संबंधात अंगीरसाच्या रूपात प्रकाशमान राहतो दुसरे रससमूह मुख्य असूनही पूर्वकथित अंगीरसाची अंगता प्राप्त करतात अर्थात अंगाच्या रूपात कार्य करतात आणखीनही पहा जर अंगरस अंगीरसासोबत मिळून रसास्वादनास अधिक वाढवितो तेव्हा तो, तो अंगरस मानला जाईल अन्यथा त्याचे मिलन व्यर्थच आहे ब्रजनाथ रसासोबत शत्रुरस मिळाल्याने काय होते गोस्वामी ज्या प्रकारे एखाद्या अत्यंत गोडरसात आ आमल आमल आंबट लवण खारट किंवा कटू आदींच्या मिलनाने विरसता उत्पन्न होते त्याचप्रकारे एका रसात शत्रुरस मिळविण्याने विरसता उत्पन्न होते अशा रसविरोधास रसाभास दोष म्हण मन, म्हणता येईल ब्रजनाथ श्री रूपगोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये म्हटले आहे द्वयोरे कतर द्वारे कतरसेपवर्णने स स्मर्य स्मन तया युक्तया उपयुक्तो साम साम्यन वचने अपसाण व्यवध्यो तटस्थेन प्रियणवा विषयाश्रयभेच्या शून गौणद्विषतासह इत्यादिशू नद्युती आणखीनही पहा युधिष्ठिर आदींमध्ये दास्य आणि वासल्य पृथक पृथक समयी प्रकाशित होतात परस्परशत्रु परस्परशत्रु रस एकाच वेळेस एकत्रच उदित होत नाहीत परंतु आधीरूढ महाभावात विरुद्ध भावसमूह जर एकाच समयी एकत्रितपणे उदित होतात तर तेथे ते दे विरुद्ध नसतात श्री रूपगोस्वामी म्हणतात काप्यचिंत्य महाशक्तो महापुरुष शेखरे रसावली स्वाधा स्वाधाई स्वाधायी वे अर्थात काही काही ठिकाणी अचिंत्य महाशक्तीने युक्त महापुरुष शिरोमणीमध्ये एकाच वेळी अनेक विरुद्ध रसांचा जो समावेश होत असतो तो, तो आस्वादनाच्या चमत्कारितेकरिताच होतो ब्रजनाथ मी विद्वान रसिक वैष्णवांकडून ऐकले आहे की श्रीमन महाप्रभू रसाभासात मोठ्या वाईट दृष्टीने पाहत असत इतकेच काय तर ते इतकेच काय तर ज्या गीतांमध्ये कीर्तनांमध्ये आणि पदांमध्ये रसाभास होतो त्यांना कदापी ऐकतही नसत आज मी रसाभास दोषास यथायोग्य समजलो आता कृपा करून आपण हे सांगावे की रसाभास किती प्रकारचे असतात गोस्वामी रस अंगहीन झाल्यावर त्यास रसाभास म्हणतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ भेदाने रसाभासस उपरस अणुरस आणि अपरस म्हणता येऊ शकते ब्रजनाथ उपरस कशास म्हणतात गोस्वामी विरूपतेस प्राप्त स्थायी विभाव आणि अणुभावादींनी युक्त बारा शांत आदिरसच उपरस होऊ शकतात स्थायी वै स्थायी वैरूप्य विभाव वैरूप्य अणुभाववैरूप्य उपरसाचे हेतू आहेत ब्रजनाथ अणुरस कशास म्हणतात गोस्वामी कृष्ण संबंध वर्जित हास्य आदिरसमूह अनुरस मनविले जातात तटस्थ व्यक्तींमध्ये जे वीर आदिरस उदित होतात ते देखील अनुरस आहेत ब्रजनाथ जात कृष्ण संबंध नाही ते रसच नाहीत त्यांना तर जड रसच म्हणता येईल मग अणुरसाचे असे लक्षण का सांगितले गेले आहे गोस्वामी साक्षात रूपाने कृष्ण संबंध रहित रसच अणुरस आहेत जसे कखटी श्रीमती राधेची राधेची पाळलेल्या माकडीचा नाच पाहून गोपिकांचे हसणे भांडीरवनात एका वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या शुक पक्षाचे परस्पर वेदांतावर विचार विमर्श करणे आणि ते पाहून देवर्षी नारदांच्या हृदयात अद्भुत्र सुधित होणे येथे कृष्णाचा उक्त हसणे किंवा नारदाच्या हृदयात उदित रसान रसांसोबत कुठलाही सरळ अथवा साक्षात संबंध नाही काही प्रकारे दूरचा कृष्णा संबंध पाहिला जातो म्हणूनच येथे अणुरसाची आहेत गोस्वामी जेव्हा कृष्ण हास्यादी रसांचे विषय आणि त्यांचे विरोधी त्या रसाचे आश्रय होतात तेव्हा ते हास्य आदी अपरस म्हटले जातात कृष्णास पळताना पाहून जरासंदाचे वारंवार हसणे हा अपरस आहे श्री रूपगोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू मध्ये लीले आहे भावा हा सर्वे तदा भावाह सर्व तदाभासा केचन, अमी प्रोक्ता रसा रसाभिज्ञ सर्वे अपी रसा नाद्रसा अर्थात भावास कुणी कुणी तदाभास आणि कुणी कुणी रसाभास म्हणतात परंतु रसविज्ञपंडित अप्राकृत आनंदप्रत भावासच रस म्हणतात रसतत्वाचे असे सुंदर सरस आणि मर्मपर्शी मर्मस्पर्शी विवेचन श्रवण करून विजयकुमार आणि ब्रजनाथांचे डोळे ओलावले ते रडत रडत गदगद वचनांनी श्री गुरुगोस्वामींच्या चरणकमळी पडून म्हणाले अंजन तस्मै अज्ञानतिरंध चक्षुरोवे ज्यांनी दिव्य ज्ञान रूप अंजनशलाकाद्वारे शलाकेद्वारे स्वरूपाची अज्ञानता जड शरीरात आत्मबुद्धी जड विषयात ममत्वाची बुद्धी अर्थात भोक्ताभिमान भेद अथवा द्वितीया्वितीभिनिवेश अर्थात कृष्णा व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूंमध्ये आसक्ती भय आणि मोठ्या कामनारूप अज्ञान अंधकारास अंधकार राशीस दूर करून दिव्य हरिसेवनमुख नेत्र उघडले आहेत त्या गुरुदेवास त्या श्री गुरुदेवास नमस्कार आहे श्री गुरु मोठ्या प्रेमाने गोस्वामी ध्यानचंद्र गोस्वामींबरोबर परमार्थाची चर्चा करीत आणि श्री गुरु गोस्वामींचे चरणामृत आणि अधरामृत ग्रहण करीत असत ते कधी भजन कुटीत कधी हरिदासांच्या समाधीवर कधी गोपीनाथांच्या मंदिरात आणि कधी सिद्ध वकुळी अनेक शुद्ध वैष्णवांची मुद्रा पाहून आपापल्या भजनात अनुकूल भावांमध्ये मग्न होऊन जात स्त स्तवावली आणि स्तवमाला ग्रंथांमध्ये लिहिलेल्या लिहिलेल्या लिहिल्या गेलेल्या श्रीमण महाप्रभूंच्या भावावेशाच्या स्थानांचे दर्शन करीत असत ज्या स्थानांमध्ये शुद्ध वैष्णव कीर्तन करीत तेथे नाम कीर्तनात संगली विजयकुमारने मनोमन विचार केला की श्री गुरु गोस्वामी आपल्याला संक्षेपातच मधुर रसाची शिकवण दिली आहे ब्रजनाथ सख्य रसातच निमग्न राहिले आहेत मी वेळेनुसार एकट्यानेच येऊन श्री गुरु गोस्वामींजवळ मधुर रसाचे सांगोपांग विवेचन श्रवण करीन असा विचार करून त्यांनी ध्या, श्री ध्यानचंद्र गोस्वामींच्या कृपेने श्री उज्वल ग्रंथाचा संग्रह केला आणि संदेहित हो विचारून संदेह दूर करून घेत असत एकदा विजय आणि ब्रजनात फिरता फिरता समुद्र तिरी उपस्थित झाले संध्याकाळची वेळ होती ते लोक एका जागी तीरावर बसून समुद्राच्या लाटांकडे पाहू लागले लाटांचा कधीही अंत होत नाही त्या निरंतर येतच राहतात <coughs> ते पाहून त्यांच्या मनात भाव उत्पन्न झाला की हे जीवन देखील कधी काय होईल सांगता येत नाही म्हणूनच आपल्याला रागमार्गाची भजन पद्धती शीघ्रच शिकून घ्यायला हवी ब्रजनाथ म्हणाले श्री ध्यानचंद्र गोस्वामी यांनी जी पद्धती लिहिली आहे ती मी पाहिली आहे मला तर असे वाटते की गुरु उपदेश मिळाल्याने त्या योगे सुंदर फळ प्राप्त करता येऊ शकते मी त्या पद्धतीस लिहून घेईन असा विचार करून ध्यानचंद्र <coughs> गोस्वामींकडे उक्त पद्धतीचा ग्रंथ उतरवून घेण्याकरिता मागितला परंतु श्री ध्यानचंद्रांनी श्री गुरु गोस्वामींच्या आज्ञेशिवाय तो देणे अस्वीकार केले श्री ध्यानचंद्र गोस्वामींचे बोलणे ऐकून ते दोघेही श्री गुरु गोस्वामींकडे पोहचले आणि उक्त भजन पद्धती देवविन्याची प्रार्थना केली श्री गुरु गोस्वामींनी अनुमती दिली विजय आणि प्रजनाथाने पद्धती ग्रंथास प्राप्त करून वेगवेगळ्या रूपात लिहून घेतले आणि निश्चय केला कि फुर्सतीच्या वेळी श्री गुरु गोस्वामींच्या जवळ या पद्धतीस यथायोग्य समजून घेणे आवश्यक आहे श्री ध्यानचंद्र गोस्वामी समस्त शास्त्रांचे पारदर्शी पंडित होते विशेषत हरिभजन तंत्रात त्यांच्या समान कुणीही पारदर्शी पंडित नव्हते श्री गोपाल शिष्यात ते सर्व प्रधान होते विजय आणि ब्रजनाथास भजना संबंधी योग्य अधिकारी जाणून त्यांनी त्या दोघांना यथायोग्य शिकवण दिली विजय आणि ब्रजनाथ अधूनमधून श्री गुरु गोस्वामींच्या चरणी उपस्थित होऊन भजनासंबंधी समस्त प्रकारच्या शंका दूर करून घेत हळूहळू ते श्रीमान महाप्रभूंचे श्रीमन महाप्रभूंचे दैनंदिन चरित्र आणि श्रीकृष्णांच्या दैनंदिन लीलांचा संबंध समजून घेऊन अष्टकालीन भजनात प्रवृत्त झाले तिसावा अध्याय समाप्त